वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग अडुसष्टावा जनकाने आज्ञा देऊन पाठवलेले दूत वाटेत तीन रात्री वास करून थकल्या भागलेल्या वाहनांशी अयोध्येत शिरले राजाच्या अनुदेते त्याने राजमंदिरात प्रवेश केला तेथे त्यांना ते देवासारखा तेजस्वी वृद्ध दशरथ राजा दिसला त्या सर्व दूताने आपले हात जोडून निर्भयचित्ताने मधुर शब्दाने युक्त असे बोलणे सुरू केले मिथिलेचे महाराज जनक ज्याने अग्निहोत्र स्वीकारलेले आहे त्याने मधुर स्नेहात्रव शब्दात पुन्हा पुन्हा आपले आणि आपल्या उपाध्याय पुरोहितांचे तसेच सेवकांचे क्षेमकुशल विचारले कुशल विचारून मिथिलाधिपती वैदेहराव महाराजांनी कौशिक विश्वामित्रांच्या अनुमतीने आपल्याला निवेदन करण्याला सांगितले आहे की माझी मुलगी पराक्रमीपणाच्या बदल्यातच द्यायची अशी माझी प्रतिज्ञा असलेली सर्व विधीत आहे त्यावरून रागावलेल्या राजाना निर्वीर्य निर्वी करून परतवून लावण्यात आले अशी ती माशी मुलगी हे राजन विश्वामित्रांच्यासह अचानकपणे आलेल्या आपल्या पुत्रांनी जिंकली आहे हे दिव्य धनुष्यरत्न महाबलवान रामाने फार मोठा जनस जनसमुदाय जमला असताना मोडून टाकले म्हणून त्याला मी वीरशुल्का सीता देणे आहे त्या प्रतिज्ञेतून मी पार पडू इच्छितो आपले त्यांना अनुज्ञा असावी महाराज आपण आपले उपाध्यय घेऊन सत्वर चलावे आणि आपल्या राघवाची भेट घ्यावी माझी प्रतिज्ञा आपण पार पाडावी आणि उभय पुत्रांची प्रीती भेट आपण घ्यावी असा मधुर निरोप विदेहा विदेहाधिपतीने विश्वामित्रांची अनुज्ञा घेऊन आणि शतानंदाने संमती दिल्यावर आपल्याला दिला आहे दूतांचे भाषण ऐकून राजाला अत्यंत हर्ष झाला तो वशिष्ठ वामदेव आणि मंत्रिमंडळी यांना म्हणाला कौशिकांच्या रक्षणाखाली असलेला कौशल्यपुत्र राम आपला भाऊ लक्ष्मण यासह यावेळी विदेह देशात आहे महात्म्या जनकाला त्याची वीरता दिसून आली म्हणून तर आपल्या मुलीचे दान राघवाला करावे म्हणतो महात्म्या जनकाने कळवलेले हे वृत्त जर आपल्याला आवडले असेल तर आपण सत्वर मिथिला नगरीला जाऊया उशीर व्हायला नको मंत्र्याने आणि सर्व महर्षींनी ठीक आहे असे म्हटले त्यामुळे आनंदून राजा मंत्र्यांना म्हणाला उद्याच आपण नेहू राजा जनकाचा मंत्र्यांचा उत्तम सत्कार करण्यात आला आणि सर्व प्रकारची मिष्ठाने इत्यादी घेऊन त्या रात्री ते तेथेच ते ते आनंदाने राहिले बालकांडाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त